श्रीधर स्वामीपुर श्रीराम विजय अध्याय भरतालागी दया सिंहासन रा गुरु की श्रेष्ठता श्री रामचंद्राला नमस्कार नमस्कार तुलना को गुरु मे कृपारोपी समुद्री दिव्य रत्न है श्री गुरुला परिशा उपमा सुधा शोभणार नाही परीस लोखंडाचे सोने करतो पण तो काही लोखंडाला परीसाचे रूप देऊ शकत नाही गुरु मात्र शिष्याला आपल्यासारखा श्रेष्ठ बनवतो कामधेनू चिंतामणी किंवा कल्पवृक्ष यांची उपमा सुद्धा गुरुला परी कारण ते सुद्धा मागणाऱ्याला स्वतःचे स्वरूप देऊ शकत नाही आई बाब केवळ संग्रामजीत हा कैकईचा भाऊ तो मोठा शूर होता प्रतापी होता मिथिलेतील लग्न पार पाडून वराळांबरोबर तो अयोध्येत आला अयोध्येत निघते वेळी कैकेईस म्हणू लागला भरत शत्रुघ्नानं माझ्याबरोबर नेऊ का कैकई म्हणाली ने पण त्याच्या पिताजीनं विचारू नये संग्रामजी दशरथाला म्हणाला एक महिनाभर मी भरत शत्रुघ्नाला माझ्याबरोबर घरी नेतो दशरथाने परवानगी दिली कैकई व दशरथ यांची परवानगी मिळाली भरताचे मन मात्र आजोळी जाण्यास तयार नव्हते रामाचा व्यवहार म्हणून तो जाऊ शकत नव्हता रामाला तो स्वतःपासून एक क्षणही दूर राहू देत नव्हता अखेर भरत शत्रुघ्ना घेऊन संग्रामजीत घरी गेला राम आणि लक्ष्मण शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण झाले वशिष्ठ जे जे सांगत ते रामाला लगेच आकलन होत राम लक्ष्मणांची परीक्षा घेण्याचे ठरवले राम लक्ष्मणांची परीक्षा घेण्याचे ठरले मंडप सजवला होता या रंगमंडपाची रचना इतकी अलौकिक होती ही। की मंडपाते तेज पाहून सूर्यालाही आश्चर्य वाटावे हिरेझटीत देव खांब होते प्रत्येक खांबात देव देवतांचे अधिष्ठान होते प्रत्येक खांबातून ऋसिंहाचा ध्वनित जणू ऐकू येत होता अशा या मंडपात अष्टप्रधान आणि प्रजानन यांच्यासह राजा दशरथ स्थानापन्न झाले कौशल्यासह सर्व माता आल्या श्रीरामाची प्रगती कुठंपर्यंत झाली हे पाण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली विद्वान वशिष्ठ गुरु बृहस्पतीसारखे दिसत होते रामलक्ष्मण मंडपात आले त्यांनी सर्वांना नमस्कार केला वेगवेगळ्या वाहनातून त्यांनी वेगवेगळ्या युद्धांच्या अनेक पद्धती दाखवल्या युद्धात कसे फिरवायचे ते दाखवले भालाफेक अग्नी अस्त्र, अग्निअस्त्र अस्त्र, अशी अनेक अस्त्रे दाखवली श्रीराम कशातच उणे पडत नव्हते सर्व सभाजन रामाचे पराक्रम पाहून प्रसन्न झाले राम जसे करे तसे लक्ष्मण करून दाखवे आणि इकडे दशरथ कौतुकाने मान डोलवी। हा समारंभ मोठ्या आनंदात संपला एके दिवशी राजा दशरथ आरशात पाहत होता तेव्हा त्याला आपल्या वृद्धपणाची टोचणी सुरू झाली त्याने वशिष्ठांना निरोप पाठवला सर्व प्रजाननांची सभा भरवली त्या सभेत दशरथाने रामाला युवराजपद देण्याचा मानस भूलून दाखवला राम हा राज्य देण्याला एक झाला आहे एखादा चांगला मुहूर्त पाहून त्याला युवराजपद देईन राम राजा होणार हे ऐकून साऱ्यांना आनंद झाला श्रीरामाला राज्यावर बसवण्यासाठी चैत्र महिन्यातील गुरुपुष्य योग मुहूर्त काढला वैशिष्ट्याने राज्याभिषेकाची सर्व सिद्धता केली अयोध्येत आनंदी आनंद चालू होता सर्वत्र दीप मला लागलेल्या होत्या अयोध्यवासी अलंकार वस्त्रे लिहून राज्याभिषेकाला निघण्याची तयारी करू लागले दशरथाने रामाला एकांतात बोलावून म्हटले मला ग्रहपीडा सुरू झाली आहे पुढील काळ संकटाचा दिसतो रे रामा मला तुझी काळजी वाटते रे तू माझ्यापासून दूर जाणार असे मला उगीच भासत असते माझे ग्रह मृत्यूयोगाचे आहे तू नीट राज्यकारभार चालव प्रजेचे संरक्षण कर वशिष्ठांनी रामाला व्रतनियम पाळण्यास सांगितले रात्रभर भूमीवर नीट फलाहार घे जप कर असे तू तु तुझे आज वर्तन ठेव हो। लक्ष्मणाने दशरथाजवळ रामसेनेचीच मागणी केली इकडे देवानी ब्रम्हदेवास प्रार्थना केली ब्रह्मदेव प्रसिद्ध झाला देवानी ब्रह्मदेवाला सांगितले महाराज उद्या राम राज्यावर बसे राज्यवय हो सोडून तो कशाला मनात जाईल रावणाचा वध रामाच्या हातून कसा होईल अशी काही युक्ती काढा की राम उद्यावर बसण्याऐवजी जाईल ब्रम्हदेवाने विकल्पाला सांगितले तू उद्या अयोध्येत जा राम गादीवर बसण्याऐवजी वनात जाईल असे कर विकल्प म्हणू लागला अयोध्येत जो सोहळा चालू आहे त्यात विघ्न आणणे मला शक्य होणार नाही तेव्हा सगळ्या देवानी त्याला सांगितले हे देव कार्य ते तू अवश्य कर विकल्प अयोध्येत निघाला सर्व अयोध्यावासियांच्या मनात रघूनंदनच भरून होता अयोध्यावासियांपुढे विकल्पाचे काहीच चालले ना कैकेईची मंथरा नावाची दासी होती ती कैकेय देशातून आली होती राम तिला आवडत नसे भरताला मान द्यावा असे तिला वाटे ती रामाचा द्वेष करी एकसारखी त्याची निंदा करी विकल्पाने मंथ्रेच्या बुद्धीत प्रवेश केला मंथ्रेच्या मनात द्वेषाचे संचारले ती कैकयीच्या भवनात गेली तेव्हा तिथे राज्याभिषेकाची तयारी चालू होती तो सर्व सोहळा पाहून मंथरा अतिशय रागवली घरात अग्निप्रवेश व्हावा तशी ती भवनात आली कैकेईला म्हणू लागली तू अगदी भोळी ग तुझी दोन्ही मुले अजोळे पाठवून दिली कौशल्यापुत्र राम राजा होणार आहे राम राजावर बसला की तुझ्या मुलानं मारूनही टाकेल माझ्याशिवाय तुझे हित पाणार इथे कुणी आहे का पुराण काळातील मुलांचे दाखले मंथरा कैकईला देऊ लागली तेव्हा कैकई म्हणाली जसा माझा भरत तसा राम तू या दोघांत भेद करू नको राम राजा होणार म्हणून कैकेईने मंथरेच्या गळ्यात मोत्याची माळ घातली मंथरेने माल, माल थोडून टाकली आणि राज्य बुडाले असे म्हणून उर बडवू लागले तेव्हा कैकई प्रेमाने तिची समजूत घालू लागली तिला हृदयाशी कवटाळले आणि ह्याच वेळेस विकल्पाने कैकेईमध्येही प्रवेश केला विकल्प म्हणजे संशय मग कैकई मंथ्रेला म्हणू लागली बरे झाले तुझ्या लवकर लक्षात आहे भरत तर इथे नाही मी काय करू सगळे प्रजानन रामाच्याच बाबीते दशरथाला वशिष्ठांना प्राणापेक्षाही रामप्रिय आहे ते माझे काहीच ऐकत नाही आता मी करू तरी काय मंथ्रेने कैकईला सांगितले अगर मी तुला युक्ती सांगते देव दानवांच्या युद्धाच्या वेळेस दशरथांनी तुला दोन वर दिले ते माग एका वराने भरत गादीवर बसे आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवास मान चौदा वर्षात तुझा मुलगा चौदा भोवने जिंकेल रामासह लक्ष्मण वनात जाईल वनात भयंकर राक्षस राम लक्ष्मणाने खाऊन टाकतील म्हणजे भरताचे राज्य निष्कंटक राम होईल राम वनात जायला निघाला की दशरथाचे प्राण जातील पुढे राज्य तुझाच मुलगा करी मंत्रेचे हे बोलणे कैकेने उचलून धरले कैकेने मंत्रेचा शब्द शब्द आत्मसात केला रामाबद्दलचे जे चांगले विचार कैकईच्या मनात होते ते नष्ट करण्यात विकल्प यशस्वी झाला मंगळसूत्रासह सर्व अलंकार तिने काढून टाकले केस मोकळे ठेवले रागाने ती भूमीवर झोपून गेले दशरथ राजाला तिची आठवण झाली त्याला वाटत होते कैकईला राम सर्व माहिती सांगितल्यावर ती आनंदित होईल पण येऊन पाहतो तर सदनात कैकई राणी नाही त्याने मंत्रीला विचारले महाराणी कोठे आहे तेव्हा ती ते दुष्टमंत्रा म्हणाली महाराणी रागाने झोपली आहे तिच्या मनात काय आहे ते आम्हाला कसं कळणार राजा कैकईला प्रेमाने विचारू लागला हे प्रिये तुझ्या मनात काय आहे तेव्हा कैकईने दशरथाला दूर लोटून दिले ती म्हणू लागली मी तुमचे सगळे कपटकारस्थान ओळखले तेव्हा राजाने तिथे चरण धरून म्हटले मी तुला शरण आलो आहे मी राज्यावर रामाला बसवणार आहे तू त्यात विघ्न आणू नकोस मी असताना तू मंगळसूत्र तोडून तो जमिनीवर टाकलेस दशरथ कैकईच्या मोहात अडकला कैकईला म्हणू लागला तू जे मागशील ते देईल मंथ्रीने कैकईला खून केली निश्चयापासून ढळू नकोस कैकई म्हणाली मला देव दानवांच्या युद्धाच्या वेळी तुम्ही दोन वर दिल्या वर माग असे नेहमीच म्हणता देत मात्र कधीच नाही राजा म्हणाला त्या वरासाठी का तुझा एवढा हट्ट आहे खुशाल माग आज मी खूप खुशीत आहे दोन नाही चार वर माग कैकेई म्हणाली नको दोनच वर द्या एका वराने भरताला राजपद द्या आणि दुसरा वर म्हणजे रामाला चौदा वर्षे वल्कले नेसून सैन्य आणि वैभव न देता वनवासात पाठवा दशरथाच्या मनात कैकईबद्दल मो, मोह कैकेईच्या मनात रामाबद्दल क्रोध मंथरेला गादीचा लाभ मोह लोभ क्रोध यांनी एकाच घरात ठाण मांडल्यावर तिथे राम राजे शक्य आहे का कैकेईची ही विचित्र मागणी ऐकून दशरथा भोवती सगळा महाल फिरू लागला कैकेईचे बोलणे प्रलयाग्नी सारखे दशरथाचे आयुष्य जाळू लागले दशरथ कैकेईला पुन्हा पुन्हा म्हणू लागला तू जे जे माखील ते मी पुरेन पण रामासारखा मुलगा तू वनात पाठवू नकोस कौशल्येला तुझी दासी करेल भरताला राज्याभिषेक होईल पण रामाला वनात पाठवण्याचं वचन मी कसे पुरे कैकई म्हणाली मी मागितलेले वर तरी पूर्ण करा प्राण जाईल पण वचनदानांनी ही अर्गुकुळाचे गीत पाळा कैकेईच्या मागणीने राजा, राजा मूर्छित होऊन पडला पाठ झाली वशिष्ठांनी रामराजवेषेकाची पूर्ण तयारी केली सगळे प्रजानन उठले पण अजून दशरथ महाराज का उठले नाही हे पाहण्यासाठी सुमंत कैकेईच्या महालात गेला तो महाराजांना सांगू लागला कळा महाराज सगळे तयारी झाली आहे तरी महाराज काहीच बोलत नाही हे पाहून सुमंत चकित झाला ही गोष्ट कळली तर खरोखरच मनात जाईल या विचाराने राजा पुन्हा पुन्हा मूर्चित होत होता राम राम असे असेसारखे म्हणत होता हुशार कैकईने सुमंताला सांगितले महाराज राम राम म्हणून मूर्षित होता तेव्हा तू रामाला इकडे बोलावू ना हुशार सुमंताने ओळखले की राम दर्शनाशिवाय महाराजांना आता कोणीही शांती देऊ शकणार नाही तो रामाच्या सदनात गेला सुमंत आलेला पाहून रामाने त्यांना वंदन केले सुमंत त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाला दशरथ महाराजांनी तुम्हाला लवकर कैकई भवनात बोलावले आहे अध्याय नववा समाप्त